पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र चौथे आता इथून लब्ध प्रणाश नावाचे चौथे तंत्र सुरू झाले प्रसंग आला असताना ज्याची बुद्धी विचलित होत नाही तो पाण्यात सापडलेल्या वानराप्रमाणे संकटातून पार पडतो ही कथा अशी सांगतात समुद्रकिनाऱ्यावर एक मोठे झाड होते त्या झाडावर रक्तमुख नावाचा एक वानर राहत होता एक दिवस करालमुख नावाचा एक मगर त्या झाडाखाली मऊ मऊ येऊन बसला तेव्हा रक्तमुख त्याला म्हणाला तू माझ्या घरी अतिथी म्हणून आला आहे मी तुलाही अमृतासारखी गोड दांभळे देतो आवडणारा अगर न आवडणारा विद्वान अगर मूर्ख अशाही अतिथी वैश्वदेव झाल्यावर दारी आला तर त्याची योग्य संभावना करावी म्हणजे स्वर्ग प्राप्त होतो त्यावेळी त्याचे गोत्र जात वय शिक्षण वगैरेची काही चौकशी न करता त्याच भोजन द्यावे असे मनू म्हणतो दूर श्रमून आलेल्या अतिथीला जो अन्न देतो त्याला पुण्य मिळते ज्या घरात अतिथीचे स्वागत न करता त्याला परत पाठविले जाते त्या घरात देवागर पितर अन्न पाणी घेत नाही असे म्हणून त्याने मगराला थोडी जांभळे दिली मगराने त्याने दिलेली जांभळे खाल्ली व थोडा वेळ गप्पा गोष्टी करून तो आपल्या घरी परत गेला याप्रमाणे बरेच दिवस त्यांचा क्रम चालला होता मगर दररोज घरी जाताना शिल्लक राहिलेली जांभळे घरी नेऊन आपल्या बायकोला देत असते एक दिवस मगराच्या बायकोने त्याला विचारले नाथ अमृतासारखी ही गोड फळे आपण कोठून आणता रक्तमुख नावाचा एक वानर माझा मित्र आहे मगर म्हणाला तो प्रेमाने मला रोज ही फळे देत असतो त्याची बायको म्हणाली अमृतासारखी ही गोड फळे खाऊन त्याचे काळजीजही अमृतमय झाले असेल नाही जर तुम्ही आता त्याच्याकडे जा आणि त्याचे काळीज मला आणून द्या ते खाल्ल्यावर मला म्हातार पण येणार नाही आणि मी तुमच्याबरोबर जन्मभर सुखात राहील मगर म्हणाला तू असे बोलू नको मी त्याला भाऊ मानले आहे शिवाय तो आपल्याला ही फळेही देतो त्याला मी ठार मारणे शक्य नाही रोज सुखाने गप्पा गोष्टी केल्यामुळे तो माझा भाऊ झाला आहे प्रत्यक्ष सख्या भावापेक्षाही तो मला जवळचा वाटतो मगरी त्याला म्हणाली आजपर्यंत तुम्ही माझ्या शब्दाची अवहेलना केली नाही तेव्हा मला वाटते की ती वानरिण असली पाहिजे म्हणूनच तिच्या प्रेमामुळे तुम्ही सर्व दिवस तिकडे जाता आताशा तुम्ही माझ्याशी आनंदाने बोलत नाही कि मी मागितलेले का मला काही देत नाही आणि रात्रभर सारखे कडक उसाचे टाकीत मला कधी जवळही घेत नाही माझ्याऐवजी दुसरी प्रियतमा तुम्हाला लाभली आहे खास मगराने राधाने संतप्त झालेल्या आपल्या पाय धरले आणि तो दिनवाणीने म्हणाला मी तुझ्या पायांचा दाता आहे त्याचे रोळणी ऐकून ती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली तुमचे हृदय त्या दुसऱ्या प्रियतमेने बळकावले आहे मला आता तिथे जागा नाही तेव्हा उगात कृत्रिम प्रेमाने माझे पाय धरून प्रेमाची विटंबना करू नका शिवाय ती जर तुमची प्रेयसी नाही तर मी सांगत असताना तुम्ही तिला ठार का करीत नाही आणि ना जर तो खरोखरच वानर असला तर त्याच्यावर तुम्ही कसले प्रेम करता जास्त काय बोलू तुम्ही जर त्या वादराचे काळे जाणले नाही तर अन्नत्याग करून मी जीव दिल्याशिवाय राहणार नाही तिचा निश्चय ऐकून काळजीने व्याकुळ होऊन तो म्हणाला ज्याप्रमाणे वज्रलेप किंवा निळा एकदा बसला की बसला किंवा मासा आणि खेकडा यांनी एकदा झेप टाकली की टाकली त्याप्रमाणे दारुड्या मूर्ख आणि स्त्रिया यांनी एकदा हत्त घेतला की घेतला त्या ऐकायच्या नाही आता काय करावे मी त्याला मारणे कसे शक्य आहे असा विचार करी तो वानराकडे गेला मगराला अगदी खिन्न झालेला आणि रोजच्या पेक्षा आलेला पाहून वानराने त्याला विचारले मित्रा आज इतका उशीर का झाला तो रोजच्यासारखा आनंदाने बोलत ही नाही मगर म्हणाला अरे बाबा तुझी वहिनी आज रागावून मला म्हणाली दररोज तुम्ही मित्राकडून गोड फळे आणता पण एकदाही त्याला तुम्ही आपल्या घरी आणले नाही ही कसली एकतर्फी मैत्री एकदा तरी त्या मित्राला घरी आणा ब्रह्महत्या करणाऱ्याला दारुड्याला व्रतभंग करणाऱ्याला किंवा चोरालाही प्रायश्चित्ताने शुद्ध होता परंतु कृतज्ञाला प्रायश्चित्त नाही तेव्हा आज तरी माझ्या भाऊजींना घरी आणा नाहीतर मग आपली भेट स्वर्गातच होईल त्यामुळे मला इकडे येण्यास उशीर झाला तेव्हा आता तू आमच्या घरी येणार ना तुझ्या बहिणीने दाराला तोरणे बांधून सर्व घर सुशोधित करून व नवे कपडे आणि दागिने घालून तुझ्या स्वागताची जय्यस तयारी केली आहे वादर म्हणाला माझ्या बहिणींचे बोलणे रास्तच आहे माणसाने कोष्टप्रमाणे सर्व प्रेमरज्जू आपल्याकडे सतत ओढून घेऊ नयेत मित्र म्हटला म्हणजे देवाणघेवाण गुप्त गोष्टींची सल्ला मसलत व परस्परांकडे जेवण खाण वगैरे झालेच पाहिजे पण आम्ही जमिनीवर राहणारे आणि राहणारे तुमच्या घरी मी कसा येणार तेव्हा तू रहिणींना तिकडे घेऊन ये म्हणजे त्यांना नमस्कार करून मी त्यांचा आशीर्वाद घेईन मग म्हणाला मित्रा माझे घर या समुद्राच्या पलीकडे पुळणीवर आहे तू माझ्या पाठीवर बस म्हणजे मी तुला या पाण्यातून सहज घेऊन जातो वानर आनंदाने म्हणाला मग उशीर काम चल लवकर हा तुझ्या पाठीवर बसायला आलोच मी असे म्हणून तो मगराच्या पाठीवर बसला आणि मग पाण्यात शिरला मग खोल पाण्यात जाऊ लागतात वानर घातरून म्हणाला भाऊ जरा हळूहळू चल पाण्याच्या लाटांनी माझे शरीर कापत आहे मगर मनात म्हणाला हा आता खोल पाण्यात माझ्या ताब्यात आहे माझ्या पाठीवरून याला जरा देखील हलता येणार नाही तेव्हा आता याला खरे काय ते सांगावे म्हणजे देवाचे नाव घ्यायला तरी त्याला सवड मिळेल असा मनात विचार करून मग तुला ठार मारण्याकरिता आणले आहे तू आता देवाचे नाव घे वानर म्हणाला भाऊ मी तुझा किंवा तुझ्या बायकोचा काय अपराध केला म्हणून तू माझी हत्या करणार आहे मगर म्हणाला रोज अमृतासारखी गोड फळे खाऊन तुझे काळजीही अमृता सारखे झालेले असणार ते तुझे काळीजच माझ्या बायकोला पाहिजे आहे म्हणून मी या खटा टोपात पडलो वानर मोठा बुद्धिवान होता तो म्हणाला मग मला हे आधीच का सांगितले नाही माझे काळीच मी त्या जांभळाच्या झाडावरच गुप्त जागी ठेवले आहे ते तुझ्या बायकोला देण्याकरिता मी दिले असते माझ्याजवळ माझे काळीज नसताना तो येथपर्यंत मला कशाला आणलेस वादराचे वळणे ऐकून मग आनंदाने म्हणाला दे तर मग तुझे काळीज माझा दुष्ट बायकोला ते देतो म्हणजे तिचा उपवासेल चल मुला झाडापासून घेऊन जातो असे म्हणून तो जांभळाच्या झाडापासून येईपर्यंत अनेक देवदेवतांना नवस केले किनाऱ्यावर पोचतात तो एकदम उठ्ठी उडी मारून जांभळाच्या झाडावर चढला आणि मनात म्हणाला चला आता जीव बचावला अविश्वास दाखवणाऱ्यावर विश्वास ठेवू नये आणि विश्वास दाखवणाऱ्यावरही विश्वास ठेवू नये असा विश्वास ठेवला म्हणजे प्राण गमावण्याची बाळी येते आज आपला खरोखर पुनर्जन्मत झाला आहे वानर असा विचार करीत असता मगर त्याला म्हणाला मित्रा तुझे काळजी दे म्हणजे ते मी तुझ्या वहिनीला नेऊन देतो वानर हसून म्हणाला मूर्खा विश्वास घटक्या कुणाला काय दोन काळजी असतात इथून आता लवकर जा आणि पुन्हा या जांभळाच्या झाडाखाली येऊ नको विश्वास घटपी मित्राशी पुन्हा मैत्री जोडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे ते ऐकून मगराला वाटले की आपण उगाच मूर्खासारखे सर्व सांगून टाकले आता दुसरा काही उपाय योजून याचा विश्वास बसेल असे काहीतरी केले पाहिजे असा विचार करून तो वानराला मित्रा मी तुला चेष्टेने तसे बोललो माझ्या बायकोला तुझी काळजी काय करायचे आहे चल आमच्या घरी तुझी वहिनी आचुरतेने तुझी वाट पाहत असेल वानर म्हणाला अरे दृष्टा तुझा आता मी येणार नाही भुकेलेला कुठलं पातप करणार नाही आणि दरिद्री मनुष्याचे अंतकरण कठोर बनते प्रिय दर्शनाला सांग की गंगधत्त पुन्हा विहिरीत येणार नाही असे एक बेडूक म्हणाला मगर म्हणाला हे कसे वानर म्हणाला आई